लोक अध्याय अकरा मग असे झाले की तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता प्रार्थना संपल्यावर शिष्यांपैकी एक जण त्याला म्हणाला प्रभू येव्हानाने जशी त्यांच्या शिष्यांना प्रार्थना शिकवली त्याचप्रमाणे आम्ही प्रार्थना कशी करावी ते आम्हा शिकवा मग तो त्यांना म्हणाला जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणा पित्या तुझे नाव पवित्र राखले जाऊ तुझे राज्य येवो आम्हाला रोज लागणारी भाकर आज आम्हाला दे आणि आमच्या पापांची आम्हाला क्षमा कर कारण आम्ही सुद्धा जे आमचे वाईट करतात त्यांची क्षमा करतो आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस तर आम्ही वाईटापासून सूडिव मग येस म्हणाला समजा तुमच्यापैकी कोणाला एक मित्र होता आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्याला म्हणाला मित्रा मला तीन भाकरी उचण्या दे कारण माझा मित्र नुकताच प्रवास मा करून माझ्याकडे आला आहे आणि त्याला वाढायला माझ्याजवळ काहीही नाही आणि समजा तो मनुष्य आतून म्हणाला मला त्रास देऊ नको अगोदरच दार लावलेले आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहे मी तुला देण्यासाठी उठू शकत नाही मी तुम्हाला सांगतो जरी तो उठून त्याला काही देण्याची टाळाटाळ ताल करील तरी त्याच्या मित्राच्या अग्रही वृत्तीमुळे तो खात्रीने उठून त्याला पाहिजे ती देईल आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल शोधा म्हणजे तुम्हा सापडेल आणि ठोटवा म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल कारण जो कुणी मागतो त्याला मिळेल जो शोधतो त्याला सापडेल आणि जो कुणी ठोठावतो त्याच्यासाठी दार उघडले जाईल तुम्हा मध्ये असा कोण पिता आहे की त्याच्या मुलाने त्याला मासा मागितला असता त्या माश्याऐवजी साप देईल किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्याला विंगू देईल जर तुम्ही इतके वाईट असताना तुम्हाला तुमच्या मुलांना तुम्हाला चांगल्या देणग्या देण्याचे समजते तर जे त्याच्याकडे मागतात त्यांना स्वर्गातील पिता कितीतरी अधिक पवित्र आत्मा देईल येशू एकभूत काढीत होता ते मुख्य होते मग असं झालं की जो मनुष्य बोलू शकत नव्हता तो भूत बाहेर आल्यावर बोलू लागला व लोकांचा जमाव चकित झाला परंतु त्यांच्यातील काही लोक म्हणाले की भूतानचा प्रमुख जो बाजूल याच्या सायाने तो भूते काढतो काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले पण त्यांच्या मनात काय होते हे त्याला माहीत होते आणि तो त्यांना म्हणाला आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसार पडते आणि एखाद्या घरात एक मेकान एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात आणि तुम्ही म्हणता तशी जर भूतानमध्ये फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल मी तुम्हाला हे विचारतो कारण तुम्हीही म्हणता मी बाल जबुलच्या भूते काढतो पण जर मी बाल जबुलच्या भूते काढतो तर तुमचे अनुयायी तुमची मुले कोणाच्या साह्याने भूते काढतात म्हणून तेच तुमचा न्याय करतील परंतु जर मी देवाच्या सायाने भूते काढतो तर मग हे स्पष्ट आहे की देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे जेव्हा एखाद्या बलवान मनुष्य आपल्या सुरक्षित शस्त्रसामग्री बाळगतो आणि स्वतःचे रक्षण करतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते परंतु कोणी त्याच्याही अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव करतो तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने भरवसा ठेवला होता ती तो घेऊन जातो व त्याला मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो जो माझ्या पक्षाचा नाही तो माझ्या विरुद्ध आहे आणि जो माझ्या बरोबरीने गोळा करीत नाही तर तो उधळून टाकतो जेव्हा भूत माणसाबाहेर येते व ते विसावा घेण्यासाठी निर्जल प्रदेशात जागा शोधते पण त्याला ती विश्रांती मिळत नाही तेव्हा तो म्हणतो मी ज्या घरातून बाहेर आलो त्या घरात परत जाईन तो जातो आणि त्याला ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट व दुष्ट असे सात आत्मे मिळवितो आणि ते आज जातात आणि तेथेच राहतात तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते असे घडले की तो या गोष्टी बोलला तेव्हा गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्याला म्हणाली धन्य ते गर्भाशय ज्याने तुझा भार वाहिला व वा धन्य ती सनेजी तू चोखलीस परंतु तो म्हणाला जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य जस जसा लोक समुदाय वाढू लागला तेव्हा तो बोलू लागला ही पिढी दुष्ट पिढी आहे ती चिन्ह मागत आहे आणि योनाच्या चिन्हा कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही कारण जसा येवना निणवेच्या लोकांकरिता चिन्ह होता तसा मनुष्याचा पुत्रही या पिढीसाठी चिन्ह होईल दक्षिणेकडची राणी न्यायाच्या दिवशी या पिढी विरुद्ध उठेल आणि ती त्यांचा धिक्कार करी, कारण ती पृथ्वीच्या दक्षिण टोकाकडून शलमोनाचे शहानपण ऐकण्यासाठी आली आणि आता तर शलमोनापेक्षाही थोर असा एक येथे आहे न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक या पिढी उभे राहतील व त्यांचा धिक्कार करतील कारण योनाचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चाताप केला पण आता योना थोर, योनापेक्षा येथे आहे कोणी दिवा लावून तळघरात किंवा भांड्याखाली ठेवत नाही उलट तो दिवटणीवर ठेवतात यासाठी की जे कोणी आत येतात त्यांना प्रकाश दिसणे शक्य व्हावे डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे जर तुमचे डोळे चांगले आहेत तर तुमचे शरीरही प्रकाशाने भरलेले आहे पण ते जर वाईट आहेत तर तुमचे शरीर अंधकारम नाही ना, ना याची काळजी घ्या जर तुमचे सर्व शरीर प्रकाश आहे आणि जर त्याचा एकही भाग अंधार नाही तर जशी दिव्याची प्रकाश किरणे तुझ्यावर प्रकाशतात तसे ते पूर्णपणे प्रकाशतील जेव्हा येशूने आपले बोलणे संपले तेव्हा एका परुष्याने त्याला आपल्या बरोबर जेवायला बोलाविले तो आद गेला आणि आपल्या जागी रेलून बसला परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परुष्याला फार आश्चर्य वाटले तेव्हा प्रभू त्याला म्हणाला तुम्ही परुषी प्याला व ताट बाहेरून स्वच्छ करता पण तुम्ही आतून आधाशीपणाने व फसवणुकीच्या दुष्टतेने भरले आहात तुम्ही मूर्ख लोक ज्याने बाहेरील बाजू बनवली तो आतली बाजू बनवणार नाही का पण जे आतमध्ये आहे ते गरीबांना द्या आणि नंतर सर्व काही तुमच्यासाठी स्वच्छ होईल परुषांनो तुम्हाला धिक्कार असो कारण तुम्ही पशताप करता व पुदिन्याचा व प्रत्येक वनस्पतीचा दशांश देता परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रेम याकडे दुर्लक्ष करता तुम्ही या गोष्टी प्रथम कराव्यात व मुख्य गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये परुषांनो तुमचा धिक्कार असो कारण तुम्हाला सभास्थानातील महत्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते तुमचा धिक्कार असो कारण तुम्ही खुनानं केलेल्या कब्रांसारखे के आहात अशा कब्रांवर लोक नकळत पाय देऊन चालतात नियमशास्त्राचा एक शिक्षक येशूला म्हणाला गुरुजी तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचा सुद्धा अपमान करता तेव्हा येशू म्हणाला नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो कारण तुम्ही लोकांना वाहण्यास कठीण असे ओच हे लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटाने सुद्धा मदत करीत नाही तुमचा धिक्कार असो कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या भविष्य तुम्ही कबरा बांधता अशा प्रकारे तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे के समर्थन करता यामुळे देवाचे ज्ञान सुद्धा असे म्हणाले मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठविल त्यांच्यापैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील तेव्हा या पिढीस भविष्यवाद्यांचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्या बदल दंड भरून द्यावा लागेल म्हणजे हाबेलाच्या रक्तापासून ते जखऱ्या जो देवाचे मंदिर व वेदी यांच्यामध्ये मारला गेला खरोखर मी तुम्हाला सांगतो या पिढीला ते भरून द्यावे लागेल नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचा धिक्कार असो कारण तुम्ही ही ज्ञानाची किल्ली काढून घेतली आहे तुम्ही स्वतःही आज गेला नाही आणि जे आज जाण्याचा प्रयत्न करत होते त्यांनाही जाऊ दिले नाही एसी तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परुषी फार विरोध करू लागले व त्याला अनेक गोष्टीविषयी प्रश्न विचारू लागले तो जे बोलेल त्यामध्ये त्याला एखाद्या सवाजाप्रमाणे पकडण्यासाठी टपून बसले